वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग पाचवा त्या भयंकर बळ असलेल्या विराध राक्षसाला वनात मारल्यानंतर सीला आलिंगन देऊन आणि तिला धीर देऊन पराक्रमी राम तेजस्वी दक्ष्मणाला म्हणाला हे वन चालत जाण्याला फार, फार कठीण आहे आपण काही वनात फिरणारे नाही आपण तपोधन शरभंगांकडेच लवकर जाऊया शरभंगाच्या आश्रमाकडे राम गेला तपामुळे देवाप्रमाणे प्रभा असलेल्या शुद्धात्मा शरभंगाच्या जवळच एक अद्भूत अग्निप्रमाणे सर्वत्र शरीराचा प्रकाश पाडणारा आकाशात मागे देवसमूह आणि रथात आरुढ झालेला पृथ्वीला स्पर्श न होता अधांतरी राहिलेला इंद्र त्याला दिसला त्याची प्रभा दाटलेली होती त्याने धुळीचा कणही नसलेले वस्त्र धारण केले होते त्याच्या सारख्याच एक महात्म्याकडून त्याची पूजा होत होती त्याचा रथ हिरवे घोडे गोड़, झुंपलेला राहिलेला त्याच्यापासून जवळच नुकत्याच उगून वर आलेल्या सूर्यासारखे पांढरे ढगाची क्रांती असलेले, असलेले। चंद्रबिंबासारखे विमल छत्र नाना प्रकारच्या फुलाने शोभणारे आणि पुढे राहून सोन्याचे बहुमोल दांडे असलेले चौरी इत्यादी राजचिन्हे हाती घेऊन सुंदर स्त्रिया त्याच्या मस्तकावर ढाळीत त्याला दिसत गंधर्व देव सिद्ध अनेक महान ऋषी त्या आकाशात असणाऱ्या देवाची उत्तम उत्तम शब्दानी स्तुती करीत होते तो इंद्र शरभंगाशी संभाषण करीत होता तेथे इंद्राला पाहून त्या रथाकडे बोट दाखवून रामाने लक्ष्मणाला ते अद्भुत दाखवले आणि तो त्याला म्हणाला लक्ष्मणा तेजाने युक्त ऐश्वर्याने भरलेले हे अद्भूत पहा सूर्याप्रमाणे तळपणारा तो आकाशातला रथ पाहिलास का पाहिला जे घोडे पूर्वी आपण इंद्राचे म्हणून ऐकले होते तेच हे आकाशात असणारे दिव्य घोडे आहेत पुरुष हे जे आजूबाजूला कानी कुंडले घातलेले आणि हाती खडग घेतलेले विस्तीर्ण आणि प्रचंड छाती असलेले आर्गलेसारखे लांबच लांब बाहू आणि लालसर रंगाची वस्त्रे अंगावर असलेले वाघासारखे अजिंक्य आणि ज्या सर्वांच्या छातीवर अग्नीच्या तेजासारखे हार रुळत आहेत असे शंभर शंभर तरुण उभे ते पहा यांचे रूप लक्ष्मणा पंचवीस वर्षापर्यंतच दिसत आहे हेच वय नेहमी देवांचे राहते म्हणतात हे पुरुष व्याघ्र मोठे सुंदर दिसत आहे लक्ष्मणा वैदेही पाशी तू थोडा वेळ थांब मी या रथात कोण हा तेजस्वी पुरुष आहे हे स्पष्टपणे जाणून घेतो लक्ष्मणाला थांब असे सांगून राम शरभभंगाच्या आश्रमाकडे निघाला राम येत असलेला पाहून इंद्राने शरभंगाचा निरोप घेतला आणि तो देवाना म्हणाला हा राम इकडे येत आहे तो माझ्याशी बोलला नाही तोवर मला या लोकातून स्वर्गाकडे घेऊन चला म्हणजे तो मला पाहू शकणार नाही <coughs> <coughs> जिंकून आपला हेतू त्याने साध्य केल्यानंतर लगेच मी त्याची भेट घेईन इतरा कुणालाही करणे कठीण असे कर्म याला करायचे मग इंद्राने सन्मानपूर्वक त्या तापसाचा निरोप घेतला आणि घोडे जोडलेल्या रथातून तो शत्रू स्वर्गाला गेला इंद्र गेल्यावर राम आपल्या बरोबरच्या मंडळींसह हो अग्निहोत्राची उपासना करीत बसलेल्या शरभभंगापाशी गेला त्याने त्या तिघाने पाय धरले त्यांचे त्या तिघाने पाय धरले आणि त्याने बसा येथे रहा असे निमंत्रण दिल्यानंतर ते तिघे बसले मग रामाने इंद्र कशा करता आला होता ते विचारले तेव्हा शरभभंगाने तिसर वाहकीगत रामाला निवेदन केले रामा हा वरद इंद्र मला ब्रम्हलोकी घेऊन जायचे म्हणत होता कारण जानी स्वतःवर ताबा मिळवलेला नाही अशा कठीण असलेला तो लोक मी तपाने जिंकलाय पण हे नरव्या नर्व वर्तमान मी जवळूनच जाणला आणि तू माझा प्रिय तुला लोकाला जाणेच शक्य नाही तुझ्यासारख्या धार्मिक महात्म्यांशी भेट झाल्यानंतरच <coughs> स्वर्गाला काय किंवा पलीकडच्या ब्रह्म लोकाला काय मी जाईन हे नरसिंह मी जे शुभ लोक जिंकले आहेत ते कधीही क्षीण होणार नाही त्यात ब्रह्म लोकांसारखे आणि स्वर्गाच्या वरचेही लोक आहेत ते माझे लोक तू ते हे सर्व शास्त्र रामाला शरभंग ऋषी असे म्हणाले तेव्हा राम त्यांना म्हणाला महामुने हे सर्व लोक मी ओढून घेईन आज मला या वनात कोणते राहण्याचे ठिकाण योग्य ते मला हवे आहे इंद्रतुल्य बळ असणाऱ्या रामाने असे म्हटल्यावर महाप्राज्ञे शरभंग उत्तरले रामा क्षण नावाचे महा तेजस्वी धर्मपरायण ऋषी तप करीती राहतात ते तुला योग्य ते सांगतील ही मंदाकिनी नदी आहे तिच्या प्रवाहाच्या उलट दिशेने तुला फुलाने भरलेली नाव दिसेल तेथेच ते तुला जायचे हा तो मार्ग मात्र एक क्षणभर माझ्याकडे पहा तेवढ्याच सर्प जुनी जुनी काढ त्याप्रमाणे माझा देह हो मी टाकून देईल मग महातेजस्वी शरभंगाने अग्निव्यवस्थित पेटून मंत्राने आज्याची त्यात आहुती देऊन त्या अग्नीत प्रवेश केला अग्निने त्या महात्म्याचे बारीक मोठे केस जीर्ण त्वचा झाडे मांस आणि रक्त जाळले मग ते अग्निसारखे तेजस्वी कुमार रूप झाले त्या अग्नीच्या राशीतून शरभंग उठून झळकू लागले महात्म्या अहिताग्नी ऋषीना प्राप्त होणारे लोक तसेच देवांचे लोक ओलांडून ते ब्रम्हलोकात चढले त्या लोकात पुण्यकर्मी द्विजशश्रेष्ठाला अनुचरासह असलेल्या पितामह ब्रह्मदेवांचे दर्शन झाले पितामहसुद्धा त्या द्विजाला पाहून आनंदित झाले आणि सुस्वागतम असे म्हणाले अरण्यकांडाचा पाचवा सर्ग समाप्तो